अध्याय चोवीसावा सांख्ययुग श्री भगवान म्हणतात प्राचीन काळच्या ऋषी निश्चय केला आहे ते सांख्य शास्त्र मी तुला सांगतो हे जाणले असता मनुष्य भ्रम ताबडतोब सोडून देतो अगदी सुरुवातीला जेव्हा प्रलय काल होता तेव्हा ज्ञान आणि ज्ञेय हे सर्व मिळून एकच तत्व होते नंतर जेव्हा कृतयुग आले ही विवेकी लोकांच्या दृष्टीने एकच आत्मतत्व होते कोणत्याही प्रकारचा भेद नसलेले ते सत्य ब्रह्म होते मन किंवा वाणी यांना ते कळत नव्हते माया आणि तीत प्रतिबिंबित झालेल्या जीवाच्या रूपाने दृश्य आणि द्रष्टा या दोन भागात ते विभागले गेले त्यापैकी एका वस्तूला प्रकृती म्हणतात तिने जगामध्ये कार्य आणि कारण अशी दोन रूपे धारण केली दुसरी वस्तू म्हणजे ज्ञानस्वरूप जीवात्मा त्याला पुरुष म्हणतात जीवांच्या शुभ अशुभ कर्मांनुसार मीच प्रकृतीला प्रक्षुब्ध केले तेव्हा तिच्यापासून सत्व रज आणि तम हे तीन गुण प्रकट झाले त्यांच्यापासून क्रियाशक्तीप्रधान सूत्र आणि ज्ञानशक्तीप्रधान महत्त्व हे प्रकट झाले हे दोघे एकमेकात मिसळलेलेच आहेत महत्त्वापासून अहंकार उत्पन्न झाला हा अहंकार सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारचा आहे पंचतन्मात्रा इंद्रिये आणि मन ही अहंकाराची कार्य आहेत म्हणून तो जडचेतन असा उभयात्मक आहे तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि त्यापासून पंच महाभू आणि झाले राजकारापासून आण इंद्रियांच्या अधिष्ठाता अकरा देवता प्रकट झाल्या माझ्या प्रेरणेने हे सर्व पदार्थ एकत्र होऊन एकमेकात मिसळले गेले आणि त्यांनी ब्रह्मांड रूप अंडे उत्पन्न केले हे ब्रह्मांड माझे उत्तम निवासस्थान आहे जेव्हा ते अंडे पाण्यामध्ये स्थिर झाले तेव्हा मीच नारायण रूपाने त्यात विराजमान झालो माझ्या नाभी पासून विश्वकमळाची उत्पत्ती झाली त्यावर ब्रह्मदेव प्रकट झाला स्वरूप ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि माझ्या कृपेने रजो गुणाच्या द्वारे पृथ्वी अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीन लोकांची आणि त्यांच्या लोकपालांची निर्मिती केली देवतांचे निवासस्थान स्वर्ग भूत प्रेतांचे अंतरिक्ष आणि मनुष्य इत्यादींसाठी पृथ्वी हे स्थान ठरवले बाजूला ब्रह्मदेवाने असुर आणि नागांच्या साठी पृथ्वीच्या खाली लोक तयार केले या तिन्ही लोकांमध्ये त्रिगुणात्मक कर्मांना अनुसरून जीवांना निरनिराळ्या गती प्राप्त होतात योग तपश्चर्या आणि संन्यास यांच्याद्वारे महर लोक जनलोक तपोलोक आणि सत्यलोक रूप उत्तम गती प्राप्त होते आणि भक्तियोगाने माझे परमधाम प्राप्त होते हे कर्मयुक्त जग कर्मफल देणाऱ्या कालरूप माझ्यामुळे या गुणप्रवाहात कधी वर तर कधी अधोगतीला जाते लहान मोठे कृष स्थूल असे जे जे पदार्थ उत्पन्न होतात ते सर्व प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या संयोगानेच ज्याच्या सुरुवातीला आणि शेवटी जे असते तेच मध्ये असते आणि तेच सत्य आहे कार्य ही फक्त व्यवहारासाठी केलेली कल्पना आहे जशी बांगड्या कुंडले इत्यादी सोन्याची कार्ये किंवा घडा गाडगे इत्यादी मातीची कार्ये पहिला कारण पदार्थ ज्या परमकारणाच्या आधारानेच पुढील कार्यपदार्थाला उत्पन्न करतो तेच परमकारण केवळ सत्य असते कारण तेच कार्याच्या आधी आणि शेवटीही असते जसा भिजलेला मातीचा गोळा घड्याचे कारण असतो पण तो मूळ माती या परमकारणाच्या आधारानेच घडारूप कार्याचे कारण बनतो भिजलेल्या गोळ्याच्या आधी माती गोळ्यात माती घड्यात माती आणि घडा फुटल्यावरही मातीच असते म्हणून मातीच सत्य होय या प्रपंचाचे उपादान कारण प्रकृती आहे आधार परमात्मा आहे आणि यांना प्रकट करणारा काल आहे प्रकृती परमपुरुष आणि काल ही तिन्ही रूपे खरे पाहता ब्रह्मस्वरूपच आहे आणि तेच शुद्ध ब्रह्म मी आहे जोपर्यंत परमात्म्याची शिक्षण शक्ती आपले काम करीत राहते तोपर्यंत हे ब्रह्मांड व्यापलेले असते तोपर्यंत विविध लोकांची उत्पत्ती आणि संहार होत असतात जेव्हा मी प्रलय करण्याचा संकल्प करतो तेव्हा ब्रह्मांड भुवनांसह विनाशाला योग्य होते विनाशाच्या वेळी प्राण्यांचे शरीर अन्नामध्ये अन्न बीजामध्ये बीज भूमीमध्ये आणि भूमी गंध तन्मात्रेमध्ये गंध पाण्यामध्ये पाणी आपला गुण जो रस त्यामध्ये रस तेजामध्ये आणि तेज रूपामध्ये लीन होऊन जाते रूप वायूमध्ये वायू स्पर्शामध्ये स्पर्श आकाशामध्ये आणि आकाश शब्द तन्मात्रेमध्ये लीन होऊन जाते इंद्रिय आपल्या अधिष्ठात्या देवतांमध्ये आणि शेवटी राजस अहंकारामध्ये समाविष्ट होऊन जातात हे सौम्य राजस अहंकार आपला नियंत असलेल्या सात्विक अहंकार रूप मनामध्ये शब्द तन्मात्रा पंच कारण असलेल्या तामस अहंकारामध्ये आणि सर्व जगाला मोहित करण्यास समर्थ असलेल्या त्रिविद अहंकार महत्वामध्ये लीन होऊन जातो हे महत्त्वांमध्ये आणि प्रकृती अविनाशी लीन होऊन जाते।, जाते काल मायामय जीवामध्ये आणि जीव माझ्यामध्ये अजन्मा परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो आत्मा मात्र आपल्या स्वरूपातच स्थित राहतो तो विश्वाची उत्पत्ती आणि लय यांच्या अधिष्ठानामुळे जाणला जातो अशा प्रकारे विवेक दृष्टीने हृदयात कसा टिकू शकेल सूर्योदयानंतर आकाशात अंधकार राहू शकेल काय कार्य आणि कारण या दोघांचाही साक्षी असणाऱ्या मी सृष्टीची उत्पत्ती ते प्रलय आणि प्रलयापासून उत्पत्ती पर्यंतचे सांख्य शास्त्र तुला सांगितले यामुळे आत्मस्वरूपाविषयीचा संशय नाहीसा होतो अध्या चोवीसावा समाप्त